अध्याय दोनशे पस्तीसावा ब्राह्मणांचे कर्तव्य व्यास म्हणाले वैदिकविधीमध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे रूपी विद्या व वेदांगे यांचा ब्राह्मणाने विचार करावा षटकर्मामध्ये जे परमात्म्याचे स्वरूप वास्तव्य करीत असते तेच ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्वणद यांच्याही ठिकाणी वास्तव्य करते वेदवाणीमध्ये निष्णात अध्यात्मविद्येमध्ये कुशल आणि सत्वगुणसंपन्न असे जे महाभाग्यशाली पुरुष त्यांना जगताच्या उत्पत्तीचे आणि प्रलयाचे प्रत्यक्ष ज्ञान होते असो अशा पूर्वी सांगितलेल्या रीतीप्रमाणे धर्माने राहावे सत्पुरुषाप्रमाणे आचरण करावे आणि कोणत्याही प्राण्याला पीडा न होईल अशा रीतीने ब्राह्मणाने आपल्या उपजीविकेचे साधन संपादन करण्याचे मनात आणावे सत्पुरुषाकडून ज्ञान संपादन करावे वेदवचनावर विश्वास ठेवावा शास्त्रामध्ये निष्णात असावे गृहस्थाश्रमी ब्राह्मणाने अध्ययन अध्यापन यजन याजन, दान आणि प्रतिग्रह या षट कर्मांचे अवलंबन करावे आणि स्वधर्माच्या अनुरोधाने लौकिक कर्मे करून सत्वनिष्ठ होऊन रहावे श्रद्धावान पुरुषाने प्रत्यही पंचमहायज्ञ करावे धैर्यसंपन्न प्रसादशून्य दान्त, धर्मविता आत्मज्ञानी आणि हर्षमद व क्रोध यांनी विरहित असलेला ब्राह्मण केव्हाही क्लेश पावत नाही दान अध्ययन यज्ञ तप लज्जा सरळता आणि दम यांच्या योगाने तेज वृद्धिंगत होते आणि पापाचा क्षय होतो पापक्षय केलेल्या बुद्धिमान जितेंद्रिय आणि लघन भक्षण करणाऱ्या ब्राह्मणाने काम क्रोध यांना अधीन ठेवून ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेण्याची इच्छा करावी अग्नी आणि ब्राह्मण यांचे अर्चन करावे देवतांना प्रणाम करावा अभद्रभाषण करू नये आणि धर्मशास्त्र विहित नसेल अशी हिंसा करू नये ही ब्राह्मणांची मुख्य वृत्ती सांगितलेली आहे कर्मे करून ज्ञानाची प्राप्ती होणे हेच कर्मसिद्धीचे लक्षण आहे अशा प्रकारे कर्मे करणारा बुद्धिमान पुरुष रूपी घोर जलांनी युक्त असलेली व लोभ रूपी तीर व क्रोध रूपी करदम असलेली वासनांचे प्राबल्य असल्यामुळे प्रतिबंध करण्याला अशक्य आणि भयंकर व अत्यंत दुस्तर अशी संसाररूपी नदी तरून जातो अतिशय मोह उत्पन्न करणारा काल सदैव सज्ज होऊन राहिला आहे हे ब्राह्मणाने लक्षात आणावे दैवयोगाने प्राण्यांना ज्याची काठ पडली आहे असा प्रचंड जोरदार व अकुंठित असा जो स्वभावरूपी प्रवाह तो जगताला सदैव वाहून नेत असतो अहोरात्रूपी काल हे या प्रवाहातील जल होय वर्ष हे त्यावरील भोरे महिने या लाटा ऋतू हा त्यांचा वेग पक्ष हे त्यातील तृणलता निमेष व उन्मेष हा त्यातील फेस वासना हा या प्रवाहातील मकार मकर वेद आणि यज्ञ या त्यातील नौका आणि धर्म हे यातील द्वीप असून त्यात अर्थकामरूपी जल आहे सत्यवाणी ही त्यातून वर निघण्याचे तीर अहिंसा ही यातून वाहत वृक्ष आणि युग हे याच्या मध्यभागी असणारे डोह होत या प्रवाहाची उत्पत्ती ब्रह्मापासून झालेली असून हा फार भयंकर आहे आणि विधात्याने निर्माण केलेले सर्व प्राणी हा यमसदनी नेत असतो धैर्य संपन्न ज्ञानी पुरुष ज्ञानरूपी नौकेचे अवलंबन करून या प्रवाहातून तरून जातात ज्यांना ही नौका नाही ते मंदबुद्धी लोक काय करू शकणार आहेत ज्ञानी लोकच या प्रवाहातून तरुण जातात इतर जात नाहीत हे बरोबरच आहे कारण ज्ञानी मनुष्य सर्वही वस्तूतील गुणदोषांचा दूरवर विचार करतो व अंतःकरण चंचल असल्यामुळे वासनामय बनून गेलेल्या मंदबुद्धी पुरुष गुणदोषांविषयी संशयग्रस्त होतो अज्ञा मनुष्य या प्रवाहातून तरुण जात नाहीत याचे कारण त्यांचा तरुण जाण्याविषयी उद्योग नसतो जो मनुष्य एका ठिकाणी बसून राहतो तो दुसरीकडे जाऊन पोहोचत नाही मोहग्रस्त होणाऱ्या पुरुषाला पूर्वोक्त नौकेच्या साधना वाचून या प्रवाहातून तरुण जाता येत नाही कारण या प्रवाहामध्ये मोठमोठी संकटे आहेत तरुण जाऊ इच्छिणाऱ्या पुरुषाला जरी थोडेसे ज्ञान झाले तरी वासनारुपी मकरने ग्रस्त करून सोडल्यामुळे ज्ञान हे त्याला नौकेप्रमाणे उपयोगी पडत नाही सारांश सुज्ञ पुरुषाने या प्रवाहातून वर निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या प्रवाहातून वर येणे म्हणजेच ब्राह्मण होय ब्राह्मण होणे होय पवित्र कुलामध्ये उत्पन्न झालेल्या अध्यापन याजन व प्रतिग्रह या दिवशी लोलूप नसणाऱ्या आणि अध्ययन यजन व दान ही कर्मे करणाऱ्या ब्राह्मणाने बुद्धीच्या सहाय्याने या प्रवाहातून वर येऊन तरुण जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करावा जातकर्मादी संस्कार घडलेला बाह्येंद्रिय आणि अंतःकरण यांचा निग्रह केलेला नियमनिष्ठ आणि ज्ञानसंपन्न जो पुरुष त्याला इहपरलोकी सिद्धी मिळण्याला विलंब लागत नाही यास्तव गृहस्थाश्रमी पुरुषाने क्रोध व असूया यांचा त्याग करून या गुणांचे अवलंबन करावे सदैव पंचमहायज्ञ करावे अतिथींना अर्पण करून अवशिष्ट राहिलेले अन्नभक्षण करावे सन्मार्गाने वागावे सत्पुरुषांच्या प्रमाणे आचरण ठेवावे आणि लोकांना पीडा न होईल अशा रीतीनेच शुद्ध असे उपजीविकेचे साधन करावे सुज्ञ पुरुषाने शास्त्र आणि आत्मज्ञान यांचे तत्वज्ञान संपादन करावे सत्पुरुषांच्या प्रमाणे आचरण ठेवावे आणि आपल्या धर्माच्या अनुरोधाने कर्मे करावी अशा रीतीने कर्मे करणारा पुरुष शंकराला कारणीभूत होत नाही कर्मशील श्रद्धालू इंद्रिय निग्रह संपन्न प्राज्ञ असूयाशून्य व धर्म आणि अधर्म यातील विशेषाचे ज्ञान असलेला जो पुरुष तो दुस्तर अशाही सर्व संकटातून तरुण जातो धैर्य संपन्न अप्रमत्त जितेंद्रिय धर्मवेत्ता आत्मवान आणि हर्ष मद व क्रोध यापासून अलिप्त असलेला जो ब्राह्मण त्याला कधीही क्लेश होत नाही हे ब्राह्मणाचे आचरण फार प्राचीन कालापासून ठरलेले आहे ज्ञानपूर्वक कर्मे केली म्हणजे सर्वत्र सिद्धीही मिळते पण अज्ञानी मनुष्य धर्माच्या इच्छेने अधर्मच करीत राहतो आणि मनाला जणू वाईट वाटत आहे असे दाखवून धर्म किंवा त्यासारखे दुसरे कृत्य करतो धर्म करतो असे समजून एखादा मनुष्य अधर्म करतो व एखाद्याला अधर्माची इच्छा असता त्याचकडून धर्म घडतो याचे कारण त्या मूढ पुरुषांना कर्म व अकर्म याचे ज्ञान नसते आणि म्हणूनच त्या प्राण्यांना जन्ममरणाच्या फेऱ्यात पडावे लागते त्यास मोक्षप्राप्ती होत नाही ओम तत्स